अध्याय सहावा श्लोक अडथस कच्चिनो भयभ्रष्ट छिन्न भ्रमि नश्य हे वीरशाली श्रीकृष्ण इंद्रिय सुख व मोक्ष या दोही पासून भ्रष्ट झालेला तर ब्रम्हप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन होत जाता इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावतो की काय तवा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची, येसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू आता तो आत्मसिद्धीच्या गावालाही पोहोचला नाही आणि त्यास परतही येवत नाही असा मध्येच असताना त्याचा आयुष्य रूपी सूर्य असताला गेला जैसे आ काळी आळूमाळू सातळ बिपाये आले केवळ वसेना वर्षे भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाहीत वर्षावही करत नाहीत श्लोक एकोणचाळीसावा ए तन्मे संशय कृष्ण छेत्तुम अर्हस्य शेषत तशय छेत्ता नयुपद्यते हे कृष्णा ही माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तुझ्याखेरीज दुसरा कोणीही समर्थ आढळत नाही तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तिप्ती ही सांडवली श्रद्धातया त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली अशी कि आत्मसिद्धी प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही ला जो समाजी बुडाला तया होजी कवन होती याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्ती विषयी पूर्ण श्रद्धा असताना मेला त्याला अह हो महाराज कोणती गती प्राप्त होते ते सांग श्लोक चाळीसाव श्री भगवान पार्थ नैवेह ना मूत्र विनाशस्त विद्यते न हि कल्याण कृत कश्चिद दुर्गतीं तात गती म्हणाले हे पार्थ इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही कारण बाबा शुभकर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही तव कृष्ण म्हणती पार्थ जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्ष गती आहे का तेव्हा कृष्ण म्हणाले अर्जुना ज्याला मोक्ष सुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे का परी ए तुले हे ची एक घडे जे माझारी बिसवावे पडे ते हि सुरवाडे जो देवा नाही पण एवढेच एक होते कि मध्ये विसावा घ्यावा लागतो पण तो विसावा घेणे ही असे सुखकर असते कि जे इंद्रादी देवानही नाही एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता था, सोहं ते वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलाने जर तो चालता तर मरण काळापूर्वीच येऊन मिळतात तरी ते तुला वेगून मनोनी विसावा तरी निकाची पाठी तैसाची ठेविला असे पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे योग्यच होते व नंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच आहे श्लोक एक्केचाळीसावा प्राप्य पुण्यकृतान लोकान नुषी थाश्वती समा शुचिनाम श्रीमतायते पुण्य कर्मी यांच्या लोकाला जाऊन तेथे पुष्कळ वर्षे वास केल्यावर शुद्धाचरणी व धनवन अशा कुळामध्ये तो योग भ्रष्ट जन्म पावतो ऐसे कवतिक हे कैसे जे शतमखा तो पावे अनायासे कैवल्य कसा चमत्कार होत होतो शंभर यज्ञ करणाऱ्या कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती ते मोक्षाची इच्छा करणाऱ्या श्रम वाचून मिळते मग ते जे अमोग अलौकिक भोग भोगीता ही सांग काटाळे मन मग त्या ठिकाणचे जे दिव्य व निष्फळ न होणारे भोग ते यथास्थित भोगीत असताही त्याच्या मनास कंटाळ येतो हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता ऐसा दिग भोग भोगिता अनुतापी नित्य देवा हे विघ्न आमच्यावर का कोसळले असा स्वर्गातील भोग भोगित असता तो सारखा पश्चाताप करत असतो पाठी जन्मे संसारी परिसकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो पण सर्व धर्मांचे वसतिस्थान आणि वैभव लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्या शेतामध्ये भोट्याच्या रोपाप्रमाणे वाढतो जया ते नीती पंथ चालिजे सत्य धूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी जे कुल नीतीच्या मार्गाने चालते सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारु सारासार विचारू मंत्री जया ज्या कुळात वेद हे जागृत दैवत असते शास्त्रविहित आचरण हा ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हा ज्याचा सल्ला मसलत देणारा प्रधान आहे जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया गृहदेवता आदिरुद्धी ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि हृदयाधिक ज्याच्या घरातील दैवता आहेत ऐशी निज पुण्याची जोडी, वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी तीये जन्मे तो सुरवाडी योग्य अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो श्लोक बेचाळीसावा अथवा योगी नामे व कुले धीमता एतधी दुर्लभतरम लोके जन्म यदी दृशम अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्या कुळामध्ये तो जन्म पावतो अशा तरेचा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे अथवा ज्ञानाग्नी होत्री जे पर श्रोत्री महा क्षेत्री आदिवंत अथवा जे अग्निमधे हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ वेद संपन्न असतात व जे ब्रह्म सुखरूपी शेताचे असतात जे सिद्धांता राजकीलवनी संतोषाच्या जे एकमेव द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्य राज्य करतात व हे संतोषाच्या वनात शब्द करणारे कोकिळ आहेत जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी तया योग यांची या कुळी जन्म पावे जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करीत राहिले आहेत त्या योग्यांच्या कुळात त्यास जन्म मिळतो श्लोक त्रेचाळीसावा बुद्धि बुद्धिसंयोगम लभते पौर्व देकम यो भूय संसिद्ध कुरुनंदन त्या ठिकाणी पूर्व देहीच्या संस्काराने आलेला बुद्धियोग त्याला प्राप्त होतो हे कुरुनंदना त्या पुढे तो पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो मोटकी देहा उमटे आणि निज्ञानाची पहाट फुटे सूर्या प्रगटे प्रकाशू जैसा अल्पवयातच त्याच्या ठिकाणी स्वरूप उदय होतो ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो। दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरीतया ते त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाला पोचण्यापूर्वीच अगोदरच लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते तीए सिद्ध प्रज्ञेचे निला भे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयं भे निघती मुखे पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्याना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे ओप त्याच्या मुखातून निघतात ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप हो करीती सदा जा करता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहमीने जप होम इत्यादी करत राहिले आहेत असा जो जन्म अमरी भाट होईजे मग मृत्यूलोकाते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे व देवानी भाट होऊन मृत्यूलोकाचे वर्णन करावे असा जो जन्म तो जन्म अर्जुना त्याला प्राप्त होतो श्लोक चव्वेचाळीसावं पूर्वाभ्यास ते नव रियते सह जिज्ञासूरपी शब्द ब्रमागमार्गाचा अवलंब करण्यास जरी तो समर्थ नसला तरी तो पूर्वजन्माचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो फार कशाला योगासंबंधी जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्माचे अतिक्रमण करतो म्हणजे वेदरहस्याचे गुढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात आणि मागील जे सदबुद्धी होती अवधी मग त्याची पुढती निरवधी नवी ला आणि मागले जन्मांची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती ती चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते तेव आणि पायाळा वरी होय दिव्यां मग देखे जे सी अवलीळा पाताळ धनी एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरु गम्य हनठाय विण जाय बुद्धी तयाची त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळावायाचे असतात त्या सिद्धांतात त्याची बुद्धी यत्ना वाचून प्रवेश करते बळी इंद्रिये ये मना मन ए पवना पवनसह जे गगन मिळवची लागे बलवान इंद्रिये मनाचे स्वाधीन होतात मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायसे मुरणी आकाशास मिळू लागतो ऐसे नेणू काय अपैसे तया ते चिकी अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे असे सहजच कसे काय होते ते समजत नाही अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनातील घर विचारित येते जाणीजे योग पिठी भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रुपा आला हा योग भ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काही भैरव देवच अथवा योगारंभ रुपी केळीची शोभच किंवा जणू काही वैराग्याच्या पूर्णतेचा अनुभवच आकाराला आलेला आहे हा संसारू उमाणी ते का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरीचे रूप चंदनाचे हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांग योगाची सामुग्री दाखवणारा जणू दिवाच होईल तैसा संतोषाचा काय घडिला कि सिद्धी भांडारी हुनी काढिला दिसे तेने माने रूढला साधक दशे त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधक दशेतच तयार झालेला दिसतो जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्रांची या आडी लघिता पातला थडी आत्मसिद्धीची कारण कोट्यापदी शतवर्षात हजारो जन्मांचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचला साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे मग आई ती बैसे राणीवे विवेकाची ये म्हणून सर्व साधन मात्र आपोआप त्याच्या मागे येतात नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो पाठी विचारित या वेगा तो विवेक ठाके मागा मग अविचार आंगा अंगा घडवणी जाय नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो आणि मग विचारांच्या आवाक्या बाहेरचे जे स्वरूप ते तो स्वतः बनतो ते थमनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन सरे आपण आपण मुरे आकाश त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो व वाऱ्याचा वारेपणा म्हणजे चंचलपणा संपतो आणि त्याचप्रमाणे आकाश देखील आपण आपल्यातच मुरते प्रणवाचा माथा बुडे ये तुले अनिर्वाच सुख जोडे मनोनी आधीची बोलू बहुडे तया तो ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा इतके त्याला शब्दातीत सुख मिळते म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो शब्द ने वर्णन करता नहीं ऐसी मूर्ति हो स्थिति जी सग गति गति है त्या निराकार ब्रह्मस्थिति हा मूर्ति होता श्लोक पंच चालिवा प्रयत्द्य मनस तू योगी संशुद्ध कि अनेक जन्म संसिद्ध असत तो या अतिपरि आणि नंतर प्रयत्नपूर्वक योग मार्गाच्या ठिकाणी झटल्यावर तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मानी योगसिद्धी प्राप्त झाल्यावर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षला जातो तेने बहुती जन्मी मागेली विक्षेपांची पाणी वळे झाडे म्हणून उपजत खेवो बुडली लग्न घटिका त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केर कचरा का काढून टाकला म्हणून या जन्मी उपजताक्षानेच लग्न घटका बुडाली ते, म्हणजे त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली आणि तद्रुपतेसी लग्न लागो निठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन हो निठा आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला कि तो आकाशाशी एक रूप होतो त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते ते विश्व जेथ होय मागव ते जेथ लया जाये ते विद्यमानेची देणे हे अर्जुना ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ते विश्व ज्या स्वरूपी लीन होते ते स्वरूप तो हल्लीच्या देहानेच होतो जया लाभाची आशा करुनी धैर्य बाहुंचा भरवसा घाली तटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने धैर्य रूपी बाहुंचा विश्वास धरून कर्मनिष्ठ लोक षटकर्मांच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात काजीये एक वस्तू लागे बाणुनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी ये अथवा ज्या एका वस्तू करता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामध्ये संसाराशी लढतात अथवा निलागे गे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया। अथवा तपी लोक ज्या स्वरूप इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात ते भजती या भज याज्ञिकांचे याज्य जे पूज सकाळ सदा ते स्वरूप भजन करणाऱ्या लोकांचा भजनाचा विषय आहे जे स्वरूप यज्ञ करणाऱ्या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे त्याप्रमाणे जे स्वरूप सर्वांना सर्व काळी पूज्य आहे ते तो आपण स्वये जाण जे साधकांचे कारण सिद्ध जे स्वरूप शेवटची गती आहे साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्ध तत्व आहे ते स्वरूप तो योगी आपण स्वतः होतो श्लोक सेहेचाळीसाव तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिक कर्मिभिशाधिको योगी तस्माद योगी भव तपस्वी ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे म्हणून हे अर्जुन तू योगी हो म्हण कर्मनिष्ठा वंजू तो ज्ञानी वेद्यू तापसांचा आद्यु तपोनाथू म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठाना पूज्य आहे ज्ञानी पुरुषास योग्य आहे आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनाथ आहे पैजी व परमात्म संगम जयाचे येणे जा मनोधर्म तो शरीरीची परी महिम ऐशी पावे जीव परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो कारणे, तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पंडू कुमारा म्हणून या कारणास्तव हे अर्जुना तू मनाने योगी हो असे मी तुला नेहमी म्हणतो तु। श्लोक सत्तेचाळीसावा योगीनामगत येनांत्रज समेमत जे अंतःकरण माझ्या ठिकाणी मुरलेले आहे अशा अंतःकरणाने युक्त होऊन म्हणजे मदरूप होऊन जो श्रद्धाशील मनुष्य माझी त्रिपुटी रहित भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो हरिओ तत्स दिगवता सुपनिषदु ब्रिद्यायास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे ध्यान योगो नाम षोध्या म्ह देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्यत अर्जुना योगी जो म्हणतात तो देवांचा देव जाणावा आणि माझे सुख सर्वस्व व माझा आत्मा तो आहे भजन भजावे हे भक्ति साधन जे आघवे, तो जाहलो अनुभवे मिरुषाला जा भजन करणारा भजन व भज्य, अशी भक्ति साधनांची जी त्रिपुटी ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रुपच आहे मगतया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वच ऐसे न वेग तो साचे सुभद्रापती मग त्याचे आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईल अर्जुना असा तो खरोखर नाही तया एक वटीलिया प्रेम जरी पाडे पाहिजे हि उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनिक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे याप्रमाणे तेथे भक्तरुपी चकोराचे चंद्र त्रैलोक्याचे एकच राजे गुणांचा समुद्र असे जे श्री परमात्मा ते असे बोलले असे संजय म्हणाल ते दिला पासून पारथा ऐकि जे आस्था दुनावली हे यदुनाथा भावो सरेले तेथे भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा झाली होती ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असे भगवंताला कळून आले किसाविोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिखे आता उपलब्ध निरूपिल त्यामुळे त्याच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला कारण त्याच्या बोलण्याचा यथार्थ ग्रहण करणारा अर्जुन रुपी आरसा त्याला प्राप्त झाला होता त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेला श्रीकृष्ण तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल प्रमेय बीजाचा तो प्रसंग पुढे आहे जेथे शांत रस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजाचे साठवण ते मोकळे करून विस्तृत तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल जे वडपे, गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे कारण की सर्व गुणांच्या दृष्टीने मानसिकता रूपी डिखळे विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले तरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया धिवसा श्री निवृत्ती सी आणि सोन्यासारखा अवधान रुपी वापसा मिळाला म्हणून निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली ज्ञान देव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला ते फुडे बीजची वाईले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरुंनी कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर हात ठेवला, ते उघड़ उघड़ बीजच घातले म्हणून येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदय साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे म्हणून माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल श्रोते म्हणतात हे रूपक राहू दे परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग परी ते कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळ्या देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताची आ असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते मी सांगतो पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे माझे शब्द बुद्धीच्या डोळ्याने पाहिले पाहिजेत हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदल्यात घेतले पाहिजेत अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते हे रिझवितील आयणी ते सज्जनांची शब्द अवधानाच्या दानाच्या आत न्यावेत हे शब्द, शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील जे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहवीती लाखोली जीवा हे शब्द आत्महिताला स्थिर करतील पूर्ण अवस्थेला जागवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवतील आता अर्जुने श्री नागर बोली ते प्रबंधे सांगेन मी आता अर्जुन सी श्री कृष्ण चांगले कौतुकाने बोलले ते त्यांचे बोलणे मी ओभीछंद सांगेन इति श्री ज्ञान देव विरचिता याम भावार्थ दीपिकायाम षष्ट्याय